श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध पंचा श्री वसिष्ठ म्हणाले नंतर त्या गुरु तोंडून असे ऐकून भगीरथ आपल्या मनात पुढील कर्तव्याचा निश्चय करता झाला आणि आपल्या व्यापारात तत्पर झाला त्यानंतर काही दिवस लोटल्यावर सर्वस्व त्याग हे सिद्ध होण्यासाठी अग्निष्टोमापासून विश्वजित कर्तू पर्यंत सोमसंस्था करण्यास त्याने आरंभ केला त्याने गायी भूमी घोडे सोने इत्यादी सर्व धन हा श्रुताध्ययन संपन्न आहे की नाही याचाही फारसा विचार न करता द्विजांना व आपल्या बंधूंना दिले फक्त तीनच दिवसात सर्वस्वात परित्याग करणारा तो राजा भगीरथ ज्याचे प्राणच अवशिष्ट राहिले आहेत असा झाला त्यानंतर ज्यातील प्रकृती प्रधानाधिक व नागरिक अतिशय खिन्न झाले आहेत व जे सर्व प्रकारच्या चित्ताने हीन आहे असे राज्य त्याने आपल्या समीपवर्ती शत्रूला तृणाप्रमाणे दिले त्याबरोबर शत्रून त्याचे राज्य व राजगृह व देश यांना आपले व्यापले असता केवळ कौपीन व त्यावरील आच्छादन एवढेच ज्याचे अवशिष्ट राहिले आहे असा तो मुनी आपल्या देशातून निघाला जेथे त्याला नावाने कोणी ओळखत नाही व लोकांच्या तोंडून आपले नावही ऐकू येत नाही अशा दूरच्या गावात व अरण्यातवान जाऊन राहिला अशा रीतीने राहणारा तो थोड्याच काळात सर्व येषणार झाला त्याच्या पुत्रवित्त लोकही क्षणा शांत झाल्या तो परमशमाने आत्म्यामध्ये विश्रांती पावला तो एकदा कालयोगाने नदी नद इत्यादी अंतरित झालेल्या भूलोकाच्या द्वीपातून भ्रमण करीत असताना त्याचे चित्त आत्मदर्शनाधीन झाल्यामुळे आपण कोठे जात आहोत याचेही भान न राहून शत्रूने व्यापलेल्या आपल्याच त्या पुरात आला तेथे तो शमसंपन्न मुनी क्रमाने पुढे आलेल्या निरनिराळ्या घरात जाऊन नागरिक नागरिकजन व मंत्री यांच्याशी भिक्षा मागू लागला तेव्हा त्या नगरवासी जनांनी व मंत्र्यांनी बगीरथ राजाला ओळखले व मोठ्या खिन्नछित्ताने अर्ध्यादी पूजा सामग्रीने त्याची पूजा केली हे प्रभू तू हे आपले राज्य सांभाळ असे म्हणून शत्रू जरी प्रार्थना केली तरी त्याने त्याचा स्वीकार केला नाही त्याने सर्वांचा अनादर केला फ अन्ना वो दुसर कशा का ही संग्रह करीतर का दुसर कोठे गेला हाय हाय भगीरथा ही दशा जातिशय हड़हलत नित्त अतिशय शांत है व आत्म्याचुन दुसर सर्व वस्तू ज्या विश्रांति पावले अत्यंत सुखी राजा एकदा व जन यात राहिला ते दोघेही गुरु शिष्य समत्वास प्राप्त झाले सम राहिले व स्वरूपात स्थित असलेले ते देहधारण करणे हा विनोद आहे असे समजले देह धारण हो त्याला त्याला सोडले तरी तरी आमची काय काय कर शास्त्रोक्त वृद्धांचारो निश्चय कर दोगे एक वनात दुसर वनात दुसर तीसर संचार कर विजयानंदा ले नहीं अशा परानंदास प्राप्त झाले तो परानंद दुःखरहित व सुख दुःखांच्या अंतरालावस्थेनेही रहित होता मनुष्यभोगांप्रमाणे दिव्यभोगांविषयी ते दोघे अत्यंत विरक्त झाले होते त्यांच्या चरित्रानी संतुष्ट झालेल्या ब्रम्हदेवा देवादी, सि, देवादी सिद्धांनी धन घोडे आणि मादी संज्ञक आठ प्रकारचे ऐश्वर त्याला दिले पण त्यालाही त्यांनी वाळलेल्या तृणाप्रमाणे जाळले हा देह आयुष्य संपेपर्यंत प्रारब्ध कर्मानेच धारण करणे उचित आहे असे समजून मोठ्या नाखुशीने ते स्वकर्माचे आचरण करत राहिले ते दोघे मुनी मुव कर्माच्या क्रमाने प्राप्त झालेले सुख व दुःख या दोघांचेही एकसारखेच अभिनंदन करीत असत कारण ते समूहाहूनही अत्यंत सम असे जे ब्रह्म त्यात अतिसम किंवा एक रसीभूत झाले होते आणि स्वतः तत्स्वभावामुळेच परमशांतिमंत झाले होते इथे श्री वासिष्ठ महारामायण निर्वाण प्रकरणे पूर्वाधे पंचसप्तम सर्ग श्रीराम